अध्याय दोनशे बत्तीसावा विचार। व्यास म्हणाले तेजोमय आणि सूक्ष्म वासनामय जे महत्त्व तेच या सृष्टीचे बीज समज या एका महत्त्वापासून स्थावर आणि जंगम ही द्विविद सृष्टी झाली आपल्या दिवसाच्या आरंभी परमेश्वर जागृत होतो आणि अविद्येच्या योगाने प्रथम महत्त्व उत्पन्न करतो याप्रमाणे सर्वारंभी निर्माण झालेले महत्त्व तत्काल आकाशादी व्यक्त स्वरूपी बनले आणि त्यालाच मन अशी संज्ञा प्राप्त होते एवंच आत्मरूपाला दुरावलेले हे अनेक रूपे घेणारे साभिलाष आणि संशयात्मक मनच प्रकाशक अशा छिन्मय आत्म्याला आवृत्त करून महत्त्व अहंकार व आकाशादी पंचमहाभूते या सातांची उत्पत्ती करते चिदात्म्याला आवृत्त केल्यानंतर ते मन सृष्टी करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन सृष्टी करू लागते तेव्हा त्यापासून आकाश उत्पन्न होते त्या आकाशाचा शब्द हा गुण आहे आकाश विकार पावले म्हणजे कार्यजनक अशा स्थितीत आले म्हणजे त्याचपासून सर्व प्रकारचे गंध धारण करणारा आणि पवित्र असा जोरदार वायू उत्पन्न होतो स्पर्श हा वायूचा गुण आहे <coughs> वायू ही विकृत झाला म्हणजे त्याचपासून प्रकाशवान तेजस्वी आणि शुभ्र असे तेज उत्पन्न होते रूप हा तेजाचा गुण होय तेज कार्यजनक स्थितीत आले म्हणजे त्याचपासून जल निर्माण होते रस हा जलाचा गुण होय पुढे कार्यजन्य स्थितीत आलेल्या जलापासून गंधरूपी गुण धारण करणारी पृथ्वी उत्पन्न होते पूर्वीपूर्वी निर्माण झालेल्या महाभूतांचे गुण पुढचा-पुढचा पुढच्या महाभूतांचे ठाई असतात यापैकी जे महाभूत जोपर्यंत ज्या प्रकाराने असते तोपर्यंत त्याचे हे सर्व गुणही असतात एखाद्याला जलामध्ये गंध आहे असे दिसून आले आणि गंध हा जलाचाच गुण आहे असे तो म्हणू लागला तर तो केवळ सूक्ष्मदृष्टीचा अभाव होय गंध हा गुण पृथ्वीचे ठाई असतो असे समजावे जल आणि वायू यांच्या ठिकाणी तो उत्पत्ती सिद्ध नसून पृथ्वीच्या संपर्कामुळे आलेला असतो याप्रमाणे महत्त्व मन आणि पंचमहाभूते या अनेक प्रकारच्या सामर्थ्याने युक्त असणाऱ्या सात पदार्थांची सृष्टी झाल्यानंतर ते परस्परापासून अलग राहिले त्यांचे परस्परांच्याशी पूर्णपणे मिश्रण झाल्यापासून लोकांची सृष्टी होणे शक्य होईना तेव्हा ते व्यापक पदार्थ परस्परांमध्ये मिळावे आणि त्यांनी शरीराचा आश्रय केला म्हणूनच त्यांना पुरुष असे म्हणतात जो पुरामध्ये राहतो तो पुरुष होय पुर असे शरीराला नाव आहे म्हणूनच त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या या सात पदार्थांना पुरुष असे म्हणावे या सप्त पदार्थांनी आश्रय केलेले शरीर आकृती संपन्न आणि मन दहा इंद्रिये व पंचमहाभूते या सोळा पदार्थांनी बनलेले असते या स्थूल शरीरामध्ये पूर्वी उत्पन्न झालेले महत्त्वादी सूक्ष्म पदार्थ आणि पूर्वजनिमी उपभोगून अवशिष्ट राहिलेले कर्म यांचा अर्थात लिंग शरीराचा प्रवेश होतो पुढे सर्व प्राण्यांचा आदि जो परमेश्वर तो आपल्या उपाधिभूत मायेमध्ये अंशतः असलेली जी सर्व भूते ग्रहण करून स्वस्वरूपात ज्ञानासाठी त्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो त्यालाच प्रजापती ब्रह्मदेव असे नाव आहे तो ब्रह्मदेव स्थिरचर प्राण्यांना निर्माण करतो त्यानेच देव ऋषी पितर मनुष्य लोक नद्या समुद्र दिशा पर्वत वनस्पती किन्नर राक्षस पक्षी पशु, हरिणे सर्प यांची सृष्टी केली पृथ्व्यादी क्षीण होणारे पदार्थ आणि आकाशादी क्षय न पावणारे पदार्थ व इतरही स्थावरजंगम पदार्थ यांची सृष्टी त्यानेच केलेली आहे या पदार्थांपैकी पूर्वींच्या युगात ज्यांनी ज्या कर्मांचा स्वीकार केलेला होता तीच कर्मे पुनःपुन होणाऱ्या सृष्टीमध्ये त्यांना प्राप्त होतात पूर्व कर्माच्या संस्कारामुळेच त्यांना हिंसकत्व अहिंसकत्व मृदुत्व आणि क्रूरत्व धर्म अधर्म सत्य आणि असत्य यांची प्राप्ती होते म्हणूनच त्या त्या वस्तूचे ते ते कर्म सृष्टीकर्त्याला मान्य होते हा जगताचा विस्तार करणारा परमात्मा महाभूते इंद्रिये इंद्रियांचे विषय आणि आकृती यांचे अनेक प्रकार करून त्यांच्या ठिकाणी प्राण्याची योजना करतो प्राण्याच्या हातून जी कर्मे घडतात त्याचे कारण उद्योगच आहे असे कित्येक लोक म्हणतात काही ब्राह्मणांच्या मते दैव हेच त्याचे कारण आहे आणि स्वभाववादी लोक स्वभाव, स्वभाव हाच त्याचे कारण आहे असे म्हणतात उद्योग कर्म आणि दैव याना स्वभावाचे सहाय्य मिळाले म्हणजेच त्यापासून कार्य घडते यास्तव उद्योग कर्म आणि दैव ही तीन मिळूनच त्याचे कारण होत यापैकी प्रत्येक निरनिराळे कारण नाही प्राणी नाना प्रकारचे असतात याचे कारण दैव की कर्म, याचे उत्तर काही लोग हे कि कर्म यह देता लोक है संगने अशक्य है व अशक्य नहीं कित्येक लोक दैव आ कर्म या दोपैकी एक ही कारण नहीं असे मन व ती कार नहीं ही ही सर्व वेदबा लोक मते हो योगी लोक है ब्रह्म हेच महाभूतांना प्राप्त होणाऱ्या नाना प्रकारच्या रूपांचे कारण आहे असे समजतात योग हा प्राण्याचे ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे आणि मनोनिग्रह व बाह्येंद्रिय निग्रह हा त्या योगाचा आधार आहे त्या योगाच्याच अवलंबाने मनुष्याला सर्व अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते तपाच्या योगाने जगताची उत्पत्ती करणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती होते आणि परमात्म परमात्मस्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजे तो पुरुष सर्व प्राण्यांचा नियंता बनतो तपाच्याच योगाने ऋषींना पूर्वजन्मी अध्ययन केलेल्या वेदांचे रात्रंदिवस स्मरण झाले ही दिव्य वेदवाणी परमेश्वरापासून ब्रह्मदेवाला मिळाली आणि त्याने शिष्य प्रशिष्यादी संप्रदायकारमाने ती प्रचारात आणली त्या परमेश्वरानेच ऋषींची नावे ठेवली वेदामध्ये ज्या ज्या सृष्टीचे प्रतिपादन केले आहे त्या सृष्टी निर्माण केल्या आणि प्राण्यांची नाना प्रकारची कर्मेही प्रवृत्त केली ज्याप्रमाणे इंद्रजाल करणारा पुरुष त्या त्या वस्तूचे नामग्रहण करून ती ती वस्तू निर्माण करतो त्याप्रमाणेच परमेश्वराने वेदातील ते शब्द उच्चारून त्या, -त्या वस्तूची सृष्टी केली त्याने सृष्टीच्या आरंभी लोकांसाठी वेदप्रतिपादित सृष्ट पदार्थांची आणि ऋषींची नावे ठेवली वेदाध्ययन विवाह कृच्छांद्रायणीदी तपे संध्योपासनादी कर्मे ज्योतिष्टोमादिक यज्ञ तडाग निर्माणादिक कीर्तिकारक कर्मे तीन प्रकारचे ध्यान आणि जीवनमुक्ती याची क्रमाक्रमाने प्राप्ती करून घेतली म्हणजे मोक्ष मिळतो वैदिक कर्मामध्ये कर्म वर्णन केलेले आणि उपनिषदांमध्ये स्पष्टपणे प्रतिपादन केलेले जे दुष्प्राप्य परब्रह्म ते वेदवत्या पुरुषांना पूर्वोक्तक्रमाने प्राप्त झाले शीतोष्ण सुखदुःख इत्यादी द्वंद्वानी युक्त असणारा जो जीव तो परमात्म्याहून भिन्न आहे अशी बुद्धी होण्याचे कारण कर्म हेच होय ज्यावेळी कर्म नसते त्यावेळी अर्थात सुशुप्तिकाली किंवा समाधिकाली हा भेदभाव असत नाही तत्वमत्स्यादी वाक्यांचे योग्य प्रकारे ज्ञान होऊन मनुष्य परमात्मस्वरूपी बनला म्हणजे ज्ञानसामर्थ्याने त्याचा भेदभाव नष्ट होतो मोक्षेच्छु पुरुषाने शब्दब्रह्म अर्थात प्रणव आणि परब्रह्म या दोहोचे ज्ञान संपादन केले पाहिजे कारण प्रणवाची उपासना करण्यामध्ये निष्णात असलेल्या पुरुषाला परब्रह्म प्राप्ती होते क्षत्रिय लोक पशिहिंसाद्वारे परमेश्वराची उपासना करतात वैश्य होमद्रव्याच्या योगाने त्याचे आराधन करतात शूद्र वर्णत्रयाची सेवा करून तद्वारे त्याचे अर्चन करतात आणि ब्राह्मण योगाभ्यासाच्या योगानेच त्याची उपासना करतात हा उपासनाविधी त्रेतायुगातील होय कृतयुगातील नव्हे द्वापार युगामध्ये आणि विशेषतः कलियुगामध्ये या उपासना मार्गाचा उच्छेद होतो कृतयुगामध्ये मनुष्य अद्वैतनिष्ठ होती व म्हणूनच ऋग्वेदादी तीन वेदांनी प्रतिपादन केलेली काम्यकर्मे द्वैतसाधक का आहेत असे जाणून केवळ योगाच्याच युगाने परमेश्वराचे आराधन करीत होती त्रेतायुगामध्ये सर्व स्थावरजंगम प्राण्यांचे नियमन करणारे महाबलाढ्य पुरुष निर्माण झाले त्रेतायुगामध्ये वेद यज्ञ वर्ण आश्रम हे सर्व पूर्णपणे वास्तव्य करीत होते द्वापरयुगामध्ये आयुष्य कमी झाल्यामुळे लोक ह्या गोष्टीपासून काहीसे भ्रष्ट झाले व कलियुगामध्ये केवळ अधर्माने प्रसंगग्रस्त होऊन वेद आणि यज्ञ यांचा उच्छेद होतो व ते दिसतील न दिसतील अशा स्थितीत असतात मूळ कृतयुगात जो धर्म जितेंद्रिय तपोनिष्ठ व श्रुतवान अशा ब्राह्मणांचे ठिकाणी सुप्रतिष्ठित झालेला दिसतो त्याचेच पुढे प्रत्येक युगात आचाराचे उल्लंघन न करता अग्निहोत्रादी स्वधर्मामध्ये आसक्त होऊन राहिलेले वेदाध्ययन संपन्न लोक वेदवचनाच्या अनुरोधाने यज्ञ व्रते उपवास तीर्थयात्रा इत्यादी रूपाने आचरण करतात पण त्यांचे हे सर्व आचरण कामनिक असते ज्याप्रमाणे वर्षाकाळी वृष्टीच्या योगाने सर्व स्थावर आणि जंगम प्राण्यांची वृद्धी होते त्याप्रमाणेच प्रत्येक युगामध्ये त्या त्या युगाच्या मानाने धर्माची किंवा मा अधर्माची वृद्धी होते ज्याप्रमाणे क्रमाच्या अनुरोधाने प्राप्त झालेल्या ऋतूमध्ये त्या त्या ऋतूतील लक्षणांची अभिवृद्धी झालेली दिसते त्याप्रमाणेच ब्रह्मा विष्णू रुद्र यांच्या जगदुत्पादनादी शक्तींची त्या त्या काळी अभिवृद्धी होते पूर्वी मी तुला काळाची अनंत स्वरूपे आणि त्याचे अद्यंत्य शून्यत्व ही कथन केलेली आहे हे, हे कालस्वरूपच लोकाच्या उत्पत्तीचे आणि संहाराचे कारण आहे स्वेदज उद्भेज अंडज आणि जरायुज असे जे चार प्रकारचे प्राणी सांगितलेले आहेत ते स्वभावतच शीतोष्णादी द्वंद्वानी पूर्णपणे युक्त असतात कार हाच या प्राण्यांचा आधार आहे तोच ह्या प्राण्यांना धारण करतो व त्यांचे पोषणही करतो किंबहुना सर्व प्राणी हे त्याचे स्वरूप आहे असे मानलेले आहे हे पुत्रा तू मला विचारल्याप्रमाणे मी तुला सृष्टी काल कर्मे वेद कर्ता कार्य क्रिय फल हे सर्व कथन के ओम तत्स